श्री कृष्ण गोविंद ह मुरारे मोरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद ह रे हे नाथ नारायण वासुदेव सद्गुरुनाथ महाराज की जय अमृतानुभव या ग्रंथातील प्रकरण नव्वे हे आपण समजून घेणार आहोत तर आमोद सुनास झाले तृतीस श्रवण निघाले आरसे उठले लोचनेसी आपुलेनी समीरपणे विलावती विंजने की माथेची चापेपणे भगत लोधली रसे कमळ सूर्यपणे विकाशी चाकोरेचे जैसे चंद्रामा झाले पुले झाली भ्रमर तरुणीच झाले नर झाले आपले शेजार निद्राळुनी। दिठी विची आरवा नागरु या ठेवा घडिला काकोरी तैसे भोग्याने भोगता दिस्याने देखता हे सरले अद्वैता अपुठा माझी देवतेपणा बाहेरी न निगताची परी पाती शस्त्रवरी उपलविजे तैसे नव नवा अनुभवी वाजवी बाधावी अक्रियेची गावी नेनी येते बघा आता स्वतः सुहासनाक झाला शब्द कर्ण झाले आरसे नेत्र झाले वारा स्वतः पंखा बनवून वारा घेतो किंवा मस्तकेच फुले बनवून फुलवतात रसनारस बनली सूर्य कमळ सूर्य झाले व चंद्र झाले फुले भुंगे झाले तरुणी पुरुष झाले झोपाडू मनुष्य निद्रेचे ठिकाणी झाला आंब्याच्या झाडाचे किंवळे अंकुर कोकिळ बनले मलय पर्वतावरील सुवासिक वारा देहधारी झाला रच स्वतः भोगते बनले घडण आणि कोरीव काम केले की के जसे नीटनेटके सुंदर दिसते त्याप्रमाणे उपभोग्य वस्तू आणि भोगता द्रष्टा दृश्य हे सारे ब्रह्मात एक झाले शेवंतीच्या अनेक पाकळ्या असल्या तरी त्या शेवंतीपणा टाकीत नसतात माऊली म्हणतात म्हणोनी विषयाचे निनावे तुनी इंद्रियांची थवे सैंद घेती धावे समोरही परी आईसा शिव तव दिठेची दिठी फावे तैसे जाले धावे वृत्तीची या नाग मोदी कंकन त्रिलिंगी भेद घेता तरी सुवर्ण घे चे की बेंचुनी अनु धापे करतळ तेथे तरी निखळ पाणीच फावे आता पाशी स्पर्शू डोळ्या पाशी उपसू रुपसू पाशी मिठांशु कोणी ऐकू तरी परिमळ परवते मिरवणे नाही का पुराते तैसे बहुता परिस्पुरते म्हणून शब्दादी पदार्थ कृत्रिदिकांचे हात घ्यावया जेथे उजोते तेथे समंधू होय न होय त्रियांचे ते नो हे मग असमाणे नवा नवा भृत्तू व भोग्य व्यवहार झाला तरी अक्रिय परमात्मा ब्रह्मवेत्याच्या राहण्याचे ठिकाण असल्यामुळे तो वेगळा असा एकही व्यवहार स्वतः घडत नाही म्हणून सर्व इंद्रिय समुदाय आपआपल्या विषयावर तुटून पडत असताही ज्याप्रमाणे दृष्टी आरशाला पाहतच मागे फिरून ही दृष्टीदृष्टीलाच पाहते त्याप्रमाणे वृत्तीचा हा विषय ग्रामपणाचा व्यवहार होतो नाग मुदी व कंगन यांच्यात नाम रूप भेद दिसला तरी हातात चोनेच येते पाण्यावरील तरंग वेचून आणावे हात घालावा तो शुद्ध पाणीच मिळते हाताला मौ स्पर्श डोळेला रूप व जिभेला मधुर स्वाद लागतो पण कापुराच्या ठिकाणी एका सुगंधा वाचून दुसरे काही नाही याप्रमाणे सर्व प्रकारच्या भानामध्ये मूळ ज्ञान रूप परमात्मा तितक्या स्परण रूपाने आहे असा मुख्य भेद वेदांत सिद्धांत असल्यामुळे शब्दांदी पाच विषय उपभोगण्यासाठी शोत्रादी पंच ज्ञानेंद्रिय होतात आवली म्हणता जेरे दिसता तिये लाभती किरशी कांती जैशी शशी पुनवेची या पडले चंदावरी चांदणे समुद्री झाले पर्वणे विषय करणे भेटते जैशी म्हणने तोडा तोंडा आडपडे त्याची वाचा वावळे परिसमाधीन मोळे मौन मुद्रेची व्यापाराचे गाडे मोड पाडे अक्रियेचेनामुळे पावले केवे पसरूनी रुत्तीची नावे दिटी रूपात ते खेळी परीसाचा चेनी नावे काहीच न ना लगे तमाते घ्यावया उचलून शस्त्र बहिया शेवटी रविया हाची जैसा स्वप्नेची या विलासा भेट इन या अशा मुठीला तव जायसा तो इंद्रियांचा होण्याचा व्यापार व्यवहार हा संबंध नाहीसा होतो पण या साऱ्यांमध्ये नित्य असणारा परमात्मा असतो किंवा पौर्णिमेच्या चंद्रात ज्याप्रमाणे सर्व एका उसात जेवढी पेरी असतात तेवढी सर्व रसभरीत होतात किंवा पौर्णिमेच्या चंद्रात ज्याप्रमाणे सर्व कला एकटक एकवटतात चंद्रावर चांदणे पडले किंवा समुद्रावर पाऊस पडला तरी ते सागरजल होते त्याच न्यायाने इंद्रियांचे विषय गिळून त्यांनी अभोग घेतल्याचे दिसले तरी परमार्थिकदृष्ट्या काहीच व्यवहार होत नाही तोंडास येईल जसे वाणी जरी बोलली तरी ते बोलणाऱ्या ज्ञानाची मौन मुद्रारूप समाधी भंगत नाही म्हणजे वास्तविक ज्ञानाने काही बोललेच नसते ज्ञात्याच्या हातून अनेक व्यवहार झाले तरी स्थूल दृष्टीला दिसले तरी त्याच्या अकरतेपणास बाधा येत नाही तसेच दृष्टीवृत्तीचा हात पसरून रूपविषयाला अलिंगन देण्यास गेली तरी वास्तविक पाहता कोणताही व्यवहार घडत नाही हजारो किरणे उभारून सूर्य अंधकारास भेटायला गेला असता शेवटी त्याचा तोच जसा शिल्लक राहतो माउली म्हणतात तैसा उदले आणि विषय ज्ञानी विषय दोनी न होनी होय काय नेनो चंद्र गेला चांदणे तव वेचले काय कोणे मिजु वांजे स्मरणे होती जैशी प्रत्याहारात योगे अंग टेकिले योगी तो जाला मार्गी दिहाच चांदो येथे प्रवृत्ती बहुडेजने अप्रवृत्तीशी बाधावने आता प्रत्यंग मुखपणे प्रचार दिसे द्वैत दशेचे अंगण द्वैत ओळघे आपण भेदूतवतवधून अभिदासी ऐवल्याचाही चढावा करीत विषय सेवा जाला मृत्यू भज्य कालो वा भक्तीच्या घरी घरा माझे पायी चांगता मार्ग तोचे होये ना बैसे तरी आहे पावण्याची स्वप्नातील स्त्रीला भेटण्याच्या इच्छेने पुरुष जागा जागा झाला तोच तो जसा आपला आपणच असतो त्याप्रमाणे निर्विषय आत्मभाव उपजल्यावर तत्ववेदय होतो होतो काय भावातील असा ज्ञानी कोणत्या स्थितीला असतो हे सांगता येण्यापलीकडचे आहे अरे चांदणे वेचण्या चंद्र गेला असता येथे कोणी काय वेचलेनोरथ वाया जातात प्रत्याहार वगैरे अष्टांगयोग सहज स्थितीने ब्रम्ह जाणारा पुढे नसेल त्यांनी हात टेकले अष्टांग योग व ब्रह्मवेत्यापुढे दिवसाच्या चंद्राप्रमाणे फिका पडतो या सहस्थितीने प्रवृत्तीचे जगणे संपते अप्रवृत्तीला शोभा येते अशा स्थितीत ब्रह्मवेत्याचे सर्व आचरण अंतर्मुख असते हे अद्वैत द्वैताच्या अंगणात स्वतः करते म्हणजे त्याची अद्वैत स्थिती कायम असते म्हणून जो जो भेद जास्त तो तो अभेदाचीच वाढ होते या अद्वैत स्थितीचा स्थितीत असणाऱ्या पुरुषांचे विषय सेवन मोक्षाचा वरही चढाई करते अभेद भक्तीच्या मंदिराद देव भक्त यांचे ऐक्य होते माऊली म्हणतात तैसे भलते करिता जेते ते पावी जे काही आता ऐसे नाही न ना करिता ठाकिजे जेना। आठवू आणि विसरू तया तेही घेऊ दशेचा व्यवहारो असाधारण झाले स्वेच्छेच्या विधी वैर झाले समाधी दशे इये मोक्षरिद्दी बैसो घापे झाला देवोची भक्तू ठावोची झाला पंथु कोणी ठेला एकांतू विश्वची हे भलते ओन देव भलते न भक्त होवावे पैसला झे ते राणीवे अकर्म हो देवाची आटणी देवळा झाली आटणी देशकाला दि वाहने ये देवी देवोची नसाय मा देवी के अन्वयो आहे तेथे ते परिवार बहुए उघडता की ऐसा स्वामी मृत्यू संबंधा लागी उठली श्रद्धा ते देवचिनुसदा काम विजय असे पहा की घरात पाव टाकीत असता मार्गही घरच अथवा बसला तरी प्रस्थानही घरच तुनी एकच याप्रमाणे ज्ञानवान वाटेल ते करीत असता त्यास नवीन काही मिळवायचे नसते किंवा करीत नसता तरी सर्व काही त्याने मिळवलेले असतेच आत्मस्वरूपाची आठवण अथवा विसर या दोघांचाही विस्तार या स्थितीत नसतो जे करावेसे वाटेल तोच विधी जे आचरण घडेल तीच समाधी मोक्षाचे ऐश्वर या दशेची बैठक आहे शा ऐक्य स्थितीत देव भक्त झाला देवच भक्त झाला प्राप्त स्थितीत मार्ग झाला विश्वच एकांत होतो वाटेल त्याने देव व्हावे व वाटेल त्याने भक्त व्हावे अशा रीतीने हा निष्कर्म्य झालेला पुरुष जेथे बसेल तेथे ऐश्वर्याच्या राज्यावरच राज्य करतो देवाच्या विस्ताराने देवळ झाकून गेले ते मात्र वस्तूला देशकालादी व्यवहार नाही देवताच देव मानत नाही मग तेथे देवीचा प्रवेश कुठून होणार येथे कोणताही विचित्र परिवार जुळत नाही अवली म्हणतात अवघेयाची उपचारा जप ध्यान निर्धारा नाही आन संसारा देवे वाचून आता देव तेच देवे देववरी बजावे अर्पणा चेन नावे देव देऊळ परिवारू की कोंडरू डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कान वावा पाहे पा अवघेया परी दुसरा नाही तया विस्तार अहो मुंगी मुग दैसे घेता न घेता नवल नवलनसे कैसे देवपण तैसे दोहो परी अकताची देवता अकतची असे न पूजता मा अकथी काय आता पुजो दावे दीप्तीची वेडी, दीपकळी के म्हणता ते उघडी ठाके काय अशा वेळी देव आणि भक्त संबंधाची श्रद्धा उपजल्यावर तो देवच एकटा एक, एक आहे असे समजावे मग जप ध्यान निर्धार या यासारखे सर्व उपचार हे या संसारात परमात्म्याशिवाय दुसरे तिसरे काही नाहीच अशा स्थितीत मग देव हा हा देव भक्त हा देव आणि पूजा साहित्य हे देव असे झाल्यावर अर्पणाच्या वेळी देवाने देव पुजला असे विचित्र होते देव देऊळ आणि देवाचा सर्व परिवार हे जसे डोंगरात कोरून काढावे त्या त्याप्रमाणे एका भक्तीमुळे वरील ओबीत सर्व प्रकार का घडू नयेत वृक्ष हा सर्वांगी एकच असताना तो मूळ बुंदा शाखा पाने फळे या प्रकाराने वाढतो मुक्याने मुकेपणाचे नाटक उठवले आणि न वठवले यात आश्चर्य कसले मुक्याने याप्रमाणे मु... या ठिकाणी पूजा केली आणि न केली तरी फरक होत नाही सर्व एकच कुंकुवाने लाल केलेल्या अक्षतावर देवांना ठेवावे पुन्हा त्याच अक्षरा देवांना वाहतात अशा वेळी कोण कशाची पूजा करतो बरे मौली म्हणतात का चंद्रा ते चंद्रिका न म्हणजे तू ले का तरी तो असिका तिया चिकी ना अंगीपणे अंगी असत असे अंगी का कासयाला गी न देणे म्हणून भजता भजावे न मा भजता काय नवे ऐसे नाही स्वभावे श्री शिवचे असे आता भक्ती अभक्ती झाले ताट एकपाती कर्मकर्माची या वालुन या म्हणून उपनिषदे दशे येतील निदाची विषदे स्तोत्रे होती ना तर निंदास्तुती दोन्ही मौना माझे जाती मौने मौनाथी बोलता बोली घालिता अव्वासव्हा पाये दिवयात्रा होत जाये शिवा गेली आय नो हे केोतीला जर सांगितले की बाई तू उघडी आहेस तर ही प्रकाशरूपी लुगडीनेस असे तिला म्हटले नाही तरी ती तशीच राहील काय तू मला घे असे चांदण्याने चंद्राला सांगितले नाही तरी त्या चंद्रात ते असतेच की नाही अग्नेत उष्णता हा नैसर्गिक धर्म आहे तो काही देवाला घ्यावा लागतो का म्हणून भक्ताने भजन करावे भजन न केले तर काही नाही तो परमाता परमात्मा रूप असतोच विहितकर्मे याच्या वाती मालवून भक्ती आणि अभक्ती या प एकाच पंक्तीला एकाच ताटात बसतात सर्वांना ठाऊक असलेलाच परमात्मा उपनिषदांनी सांगितला असल्याने निंदा होती पण परमात्म्याचे ते सत्य स्वरूप सांगितल्याने ती स्तोत्रे बनली आहेत आत्मा मौन रूप असून निंदा आणि स्तुती या दोन्ही स्तब्ध राहिल्या दोन्ही काही बोलल्या किंवा न बोलल्या तरी परमात्मा मौन रूपच आहे आणि बैसक दोन्ही मिळून एक नव्हे ऐसे कौतुक येरवी आढोळली डोळा शिव शिवदर्शनाचा सोहळा भुगीजे भलते वेळा भलतेने ना समोर दिसे शिव परी देखिले काय काही नाही देवा भक्त दोही एक पाडू आपण ची चेंडू सुटे मग आपण या तेने उंदळला उन, दाटे आपण पाचि ऐशी जरी चेंडू फळी देखिजे का वे, केळी तरी बोलीजे चरळी प्रबुद्धाची कर्माचा हातून लगे ज्ञानाचे काही न रिगे ऐसेच होतसे उपस्थिती हे निपुजे ना निमे अंगी अंग गोमे दुखा सुख उपमेय देववेलया कोणी एक अकृत्रिम भक्तीचे हे वर्म योग ज्ञान दि विश्राम भूमिका आहे वा कोठेही पायधुळ थाडली तरी शिवयात्रा घडते खरी पण यात्रेला गेला तरी त्याचे जाणे न जाण्यासारखे हो हे त्याची गमनहानी किंवा ठाईच बैसून निवांत बैसोने निवांत या दोन्ही आपणापुरत्या वेगवेगळ्या क्रिया असल्या तरी त्याच्यापुरत्या त्या एकच आहेत हे आचार्य होय आपल्या ने देवदर्शनाचा आनंद केव्हाही माणसाला आटापिटा न करता घेता येतो तो प्रत्यक्ष पु पुढे उभा राहून देवदर्शन घेता असला तरी त्याने काही पाहिले नाही कारण तो देव आणि भक्त हे एकच असतात आपण भिंतीवर आपटण्यासाठी चेंडू टाकला की जुनू काय तो स्वतःच उसळी मारतो आपणच आदळतो आणि आपला आपणच परत पूर्वस्थळी येतो पोरांचा हा खेळ थोरांच्या चष्म्यातून पाहिल्यावर सरळ दिसतो अशा पूर्णावस्थे प्रतकर्माचा हात पोचत नाही ज्ञान तेथे ते प्रवेश करू शकत नाही आणि उपासना ही आपली आपणच होत असते त्याच्या ठिकाणीही उत्पन्न होत नाही किंवा नष्ट होत नाही ती आपल्याच ठिकाणी दंग असते त्या प्रकारच्या सुखाला सुकाची उपमा दिली आहे अंगे कीर एक जाम रूपाचे मासले ते हरी ओ ते आटले हरिहर ये अर्थ नारी नटेश्वर ना गिळित गिळित परस्पर ग्रहण झाले एक सरे सर्व सर्वग्रासे वाच्य जात खाऊनी वाचकत्व गिळुनी ठाकिरे निदे जवनी परायथे शिव शिवा समर्थ स्वामी एवढी आनंदभूमी घेपे दिजे एक्या मी ऐसे केले केतची चेव मा चेवविल निधी मा निद विलय जाणले नवल जे तुझे निखळ मा तुझे वरी लोभे म्हणसी माझे हे पुनरुक्त साजे तूची म्हणून कोणाचे काही ने नेघसी आपलेही तैसाची नेदसी कोण जाने बोगचे गौरा मागायचे असे हे भक्तीचे स्वाभाविक मर्म आहे योग आदींचे विश्रामस्थळ ही आत्मस्थितीच आहे शंकर आणि विष्णू यांचे आत्मस्वरूप मूळ एक पन्नावे रूप भिन्न होत पण तेही येथे नाहीसे होतात अर्धनारी नटेश्वरांनी परस्परांना गिळले आहे अशा रीतीने गिळित असताना शेवटच्या वेळी उभयतांचे ग्रहण झाले शब्दांनी जे उल्लेखित जाते व शब्द विश्व यांना खाऊन पिऊन टाकून पराया वाचेचा प्रकार स्तब्द राहिला हे सद्गुरुनाथ तुम्ही परमश्रेष्ठ कल्याण आहात एवढ्या या आनंद भूमीवर व्यवहारासाठी योग्य असे आपण आम्हाला आपण तयार केलेत जणू काय जागृतीत आपण जागे केलेत किंवा झोपणाऱ्यांना झोपविले याप्रमाणे आपण आम्हाला घडवले अशी आपली किमया आहे आम्ही तर तुझेच आहोत वरती तू पुन्हा आपल्या लोभामुळे हे आमचे आहेत असे म्हणतोच हे पुनरुक्ती तुझी लखलाब असो माऊली म्हणतात वृत्ते जेवढा चांगू तेवढाची तारुणी लघू गुरु लघु जाणे तो पांगू तुझा करी शिष्य देता वाटे अद्वैताचा सम फुटे तरी काया होती भाटे शास्त्रे तुझी हुने हे दातारा मी तू याचा संसारा वेचून होसी सोयरा, रा तिनेच तोषे आहा तू कोणाचे काही घेत नाहीस कोणाला काही देत नाहीस मात्र तुझा, जो गौरव होत आहे तो तू कसा भोगतोस हे समजत नाही गुरुपणामुळे जसे श्रेष्ठ आहात तेवढेच आपण तरुण नेण्यास हलके या आहात आपल्याबद्दलचा हा भेद समजावून देणे ही आपल्याच हाती आहे या शिष्याला अद्वैताचे ज्ञान दिलेने आपल्या स्वरूपाच्या एकत्वात काही उने पडेल असे का वाटते ही तर शास्त्रांनी तुझी भाटगिरी का पत्करली असते काय फार काय सांगू हे सद्गुरु निवृत्तीराया संसार आणि माझे तुझेपणाना इसा केला असल्याने तू माझा सोयरा झाला आहेस आणि त्यामुळे मी आनंदच झालो आहे याप्रमाणे ती श्री अनुभवामृत ग्रंथातील जीवनमुक्त दशा नावाचे नवे प्रकरण या ठिकाणी संपूर्ण झाले आहे सद्गुरुनाथ महाराज की जय